तृतीय सर्ग जानकीची भेट अशोकवनाचा विध्वंस आणि पार्वती रडताना सीतेने विचार केला की आता गळफास लावून राक्षसींच्या गराड्यात रामाविनामाच्या जगण्याचा काय उपयोग आहे बरे गळफास लावण्यास मी हिमाची लांब वेळी मला अतिशय उपयोगी पडेल अशा प्रकारे मरण्याचा निश्चय केलेल्या जानकीला के पाहून हनुमानाने थोडा विचार केला आणि सूक्ष्म रूपाने त्याने जानकीच्या जा कानापर्यंत पोहचेल अशा मंद आवाजात हळूहळू केला इश्वाकूच्या वंशात उत्पन्न झालेले अयोध्या नगरीचे अधिपती राजा दशरथ हे महान प्रतापी होते त्यांचे चार पुत्र जगात विख्यात आहे राम लक्ष्मण भुरत आणि शत्रुघ्न असे ते सर्व पुत्र शुभ युक्त आणि देवतुल्य आहेत त्यातील ते ज्येष्ठ पुत्र श्रीराम हे लक्ष्मण या भावासह आणि पत्नी सीता हिच्यासह पिताच्या आज्ञेने दंड करण्यात आले थोर मनाचे श्रीराम गौतमी नदीच्या तीरावरील पंचवटी मध्ये राहत होते तेथे असताना श्री रामचंद्र जेव्हा तेव्हा धुरात रावणाने महाभागा जनक सीतेला पळून नेले त्यानंतर अतिशय दुःख विवर होऊन जानकीच्या शोध करणाऱ्या श्रीरामाना जमिनीवर मरणोन्मुख होऊन पडलेला पक्षीराज जटायू दिसला त्या जटायूला स्वर्गात पोहोचून श्रीराम त्वरित ऋषभ पर्वता जवळ आले आत्मरूप जाणणाऱ्या सांगून सुग्रीवाने त्यांच्याशी मैत्री केली सुग्रीवाच्या भारेचे हरण करणाऱ्या वध करून व वा सुग्रीवाला राज्याभिषेक करून रघुनंदन श्रीरामाने आपल्या मित्राचे कार्य केले मग वानरराज सुग्रीवाने अनेक वानरांना एकत्र बोलवून सीतेच्या शोधासाठी त्यांना सगळीकडे पाठवल्या त्या वानरापैकी मी एक वानर आहे आणि मी सुग्रीवाचा मंत्री आहे त्यानंतर संपातीच्या कथनानुसार शत योजने विस्तीर्ण असणारा समुद्र सत्वर ओलांडून लंकापुरेत येऊन मी शुभलक्ष्मणे जानकीचा शोध करू लागलो नंतर हळूहळू अशोकोनात शोध घेताना मला एक अशोकाचा वृक्ष दिसला आणि त्या वृक्षाखाली दुःखात बुडालेले शोक करणारी श्रीरामांची पट्टर आणि देवी जानकी मला दिसली तिला पाया कृतकृत्य हो गो है असे बोलूं, तो अतिशय बुद्धिमान मारुति गप्प बसला क्रमाने सर्व ऐक सीतेमय वाटला मैं का वचना आकाशात वायु ने उच्चारी ये स्वप्न है कि मैं मना भ्रम जला कि सर्व ख है दुखा मु मेरा स्वप्न आना नहीं आ सर्व नीट क्रम तरी क माझ्या कानांना अमृता प्र, प्रमाणे वाटणारे हे वचन ज्या कोणी उच्चारले आहे त्या प्रिय बोलणाऱ्या महाभागाने माझ्या पुढे येऊन मला दर्शन द्यावे ते जानकीचे वचन ऐकल्यावर हनुमान पानांच्या समूहातून सावकाश खाली उतरून सीतेच्या पुढे उभे राहिला चिमणीच्या आकाराचे शरीर असणाऱ्या लाल तोंड असणाऱ्या वानराने सीते उभा राहून हात जोडून तिला प्रणाम केला त्याला पाहून जानकी भ्याली मला फसवण्यास हा रावणच मई ने वनरानरा च आकार धारण कर खाली तो गप्पच बनुमान हे देवी तुला जी शंका तुझा मना जी शंका आग कोशराधिपति परम्या श्री राम काणकारी देवी मी वनर राज सुग्रीवा मंत्री है तसेने सर्वांना प्राणभूत असणाऱ्या वायूचा मी पुत्र आहे त्या ऐकल्यावर हात झोडून आपल्या पुढे उभे असणाऱ्या जानकी म्हणाली मी रामचंद्र तेव्हा तिच्या पुढे उभा असणारा मारुती आनंदाने तिला म्हणाला शबरीने सांगितल्यावरून अतिशय बुद्धिमान श्रीराम हे ऋषमुख पर्वताजवळ आले ऋषमुख पर्वतावर राहणाऱ्या सुग्रीवाने श्रीराम आणि लक्ष्मणाना सुग्रीवाने सुग्रीवाण करना माजा खर बसुन सुग्रीवाज ने दोगे सख्य घड़न सुग्रीवायको वाली ने हरण के लिए होती राणा ने ठार के लिए मग वनर राजपदा रामाने सुग्रीवाचा अभिषेक केला त्यानंतर तुझा शोध घेण्यासाठी त्याने महाबली वीर वानरांना दाही दिशांना पाठवले त्यावेळी शोधासाठी निघालेल्या मला पाहून राघव आदरपूर्वक मला म्हणाले हे पवन पुत्रा माझे सर्व कार्य तुझ्यावर अवलंबून आहे तू माझे आणि लक्ष्मणाचे सर्व कुशल सीतेला सांग तसेच सीतेला ओळख पटावी म्हणून माझ्या नावाची अक्षरे फोरलेली ही माझी सुंदर अंगठी तू सीतेला काळजीपूर्वक दे असे बोलून आपल्या बोटातून अंगठी उतरवून ती त्यांनी मला दिली हे देवी ती अंगठी मी प्रयत्नपूर्वक आणली आहे ती तू बघ असे म्हणून मारुतीने सीता देवीला ती मुद्रिका दिली आणि तिला नमस्कार करून वाहत जोडून तो दूर उभा त्यावेळी रामनामाने अंगठीत असणारी ती मुद्रिका पाहून सीता अतिशय आनंदित झाली आणि ती अंगठी मस्तकी धारण केल्यावर तिच्या डोळ्यातून आनंद आश्रय आनंदाश्रय येऊ लागली नंर सीता हे वनरा तू मजा प्राणदत्ता है तू बुद्धिमान है तू राघवन का भक्ता आणि तेज प्रिय करना हैस तनासुद्धा तुझाच पूर्ण विश्वास वाटो तसे नस्ते तो ता ताने अन्न्य परपुरुषाला कसे बड़े पाठले अरे हनुमा दुख इत्यादि सर्व का है सर्व तू श्रीरामान संग मजे तरी दया साधुश्रेष्ठा आता दोन महीन अवधिपर्यंत मजे प्राण रह त्या काळात जर श्रीराम आले नाहीत तर तो दुष्ट रावण मला खाऊन टाकेल म्हणून वानरराज सुग्रीवासहित आणि वानर सैन्यातील मुख्यासह येथे लवकर येऊन जर रामाने युद्धात पुत्र सैन्य यासह हो रावणाचा वध केला आणि जर मला येथून सोडवले तरच हे वीरा ते कृत्य त्यांच्या पराक्रमास साधेल होईल माझे म्हणणे श्रीरामानं अशा युक्तीने सांग की त्यामुळे रावणाला मारून राम मला घेऊन जातील असा तू प्रयत्न कर असे करून तू वाणीचे पुण्य प्राप्त करून घे तेव्हा हनुमान सुद्धा तिला म्हणाला हे देवी मी रामाना भेटलो म्हणण्याप्रमाणे करेन तुझ्याबद्दल जे पाहिले ते सांगेन म्हणजे सुग्रीव आणि लक्ष्मण ज्ञाना घेऊन तसेच स्वतःचे शस्त्र घेऊन राम सत्वर इकडे येतील आणि स्वतःच्या सामर्थ्याने रावणाचा वध करून हे देवी ते तुला अयोध्येला नेतील यात संशय नाही तेव्हा जानकी त्याला राम हे अमे आत्मा आहेत वानर सैन्यातील सेना प्रमुखासह विस्तृत समुद्र ओलांडून येथे कसे येतील हनुमानाने उत्तर दिले ते देवघे पुरुष श्रेष्ठ माझ्या खांद्यावर बसून येतील तर वानर सुग्रीव हा आपल्या सैन्यासह एका क्षणात आकाश मार्गाने विशाल समुद्र पार करून येथे आणि तुझ्यासाठी तो सर्व राक्षसमूहाना जाळून टाकेल या संशयने हे देवी आता मला अनुज्ञा दे म्हणजे श्रीरामान आणि लक्ष्मणाला भेटण्यासाठी मी आता त्वरित जाईन आणि मी त्यांना त्वरेने तुझ्याजवळ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन हे देवी तुम्हाला काहीतरी तुझी खूण दे की ज्यामुळे राघवांचा माझ्यावर विश्वास बसेल प्रयत्नपूर्वक मी त्या खुण्याचे रक्षण करीन आणि मोठ्या उत्साहाने रामाजवळ जाईन त्यानंतर कमलनयन सीतेने थोडा विचार केला तिने आपल्या केशपाशात असणारा चुडामणी बाहेर काढून त्याला दिला आणि ती त्याला म्हणाली हे कपिश्रेष्ठा लक्ष्मणासह श्रीराम या खुणेमुळे तुझ्यावर विश्वास ठेवतील पटवण्यासाठी म्हणून आणखी एक गोष्ट मी तुला सांगतेवर असताना एकांत स्थानी रघुनंदन माझ्या मांडीवर मस्तक ठेवून झोपले होते त्यावेळी इंद्राचा पुत्र जयंत कावळ्याच्या रूपाने तेथे आला आणि मासाच्या लोहाने त्याने माझ्या पाये लाल बुंदा अंगठा चोची फाड़ा श्रीराम जेवे जख्मी पायुले कल्याण तो, तो नख्या रक्ता ने माखरे होती तो कावड़ा पुनः मे होता तो श्रीरामान फार क्रोला श्रीरा एक गौता की काड़ी घर तिजा दिव्यास्त्रा योजना के लिए आणि ती ज्वलंत गाडी त्याने त्या त्यावर फेकली तेव्हा घाबरलेला कावळा पळसुटला आणि तिन्ही लोकात भटकू लागला परंतु त्यावेळी इंद्र ब्रह्मदेवा इत्यादी सुद्धा त्याचे रक्षण करू शकले नाही तेव्हा तो भीत भीत दया अशा श्रीरामांच्या पाया पडला तो शरण आला श्रीराम त्याला म्हणाले माझे हे अस्त्र कधीही व्यर्थ जात नाही तेव्हा तो आपला एक डोळा देऊन निघून जा तेव्हा आपला डावा डोळा देऊन तो कावळा तेथून निघून गेला अशा प्रकारचे सामर्थ्य असूनही राघव आता कापेक्षा करीत आहेत ते राक्षसाने क्षणात भस्म करून टाकते तेव्हा जानकी त्याला म्हणाली वत्सा अतिशय लहान चेहऱ्या असणारा तू कसा पर्यासुरांशी लढशील इतर सर्व वानरही तुझ्यासारखेच असणार तिथे वचन ऐकल्यावर हनुमानाने मेरू मंदर पर्वताप्रमाणे असणारे आणि राक्षस समूहाना भयभीत करून टाकणारे स्वतःचे पूर्वीचे रूप जानकीला दाखवले एखाद्या प्रचंड पर्वताप्रमाणे विशाल शरीर असणाऱ्या हनुमंताला पाहून सीता अतिशय आनंदाने भरून गेली आणि तिने त्या वानश्रेष्ठाला म्हणाली हे महाशक्तीमान मारुती तू समर्थ आहेस आता महाबलवान अशा तुला या राक्षसी पाहतील तू लवकर रामाकडे जा तुझा मार्ग शुभ हो त्यावेळी हनुमानाला भूक लागली होती तो सीतेला म्हणाला देवी तुझे दर्शन घेणे हेच माझे व्रत होते आणि ते पूर्ण झाले आहे तेव्हा तुझ्या दृष्टीसमोर जी फळे आहेत ती खाऊन मी माझे फेडीन ठीक आहे असे जानकीने म्हटल्यावर हनुमानाने फळे खाल्ली नंतर तिने निरोप दिल्यावर जानकीला प्रणाम करून तो निघाला त्यानंतर काहीसे दूर गेल्यावर तो स्वतःच्याच मनाशी विचार करू लागला आपल्या स्वामींचे कार्य करण्यासाठी आलेला दूध स्वामी कार्याला विरोध ही होणार नाही संभाषण करून मग रामाला भेटण्यासाठी परत जाईल मनात असा निश्चय करून महाबली हनुमानाने झाडेच्या झाडे उपटून टाकून एका क्षणात ती अशोक वाटिका वृक्षरहित करून टाकले सीताच्या वृक्षाच्या आश्रयाने बसली होती तो वृक्ष सोडून त्याने ते संपूर्ण अशोकून उद्ध्वस्त केले वृक्ष उपटून मारुती वन उजाड करीत असल्याचे पाहून तेथल्या राशेस स्त्रियाने जानकीला विचारले वानरता आकार असणारा हा कोण अपार पराक्रम आहे जानकी म्हणाले हे बायानो राक्षसाने निर्माण केलेली ही माया तुम्हालाच माहीत असणार दुःख व शोक याने भरलेल्या मरा हा कोण आहे हे कसे माहीत असणार सीतेने असे सांगितल्यास भयभीत झालेल्या त्या राक्ष त्वरित रावणाजवळ गेल्या आणि हनुमंताने केलेली सर्व खोणी त्यांनी रावणाला निवेदन केली त्या रावणाला सांगू लागल्या महाराज वानराच्या आकाराप्रमाणे देह धारण करणारा कोणी एक महासामर्थ्य संपन्न असणारा प्राणी येथे आला आहे सीतेबरोबर संभाषण करून झाल्यावर एका क्षणाच वृक्ष उपटून त्याने अशोक पटिका उजाड केली आणि अमर्याद पराक्रमी असणाऱ्या त्याने तेथील देवालय फोडून टाकले आणि प्रासादाच्या मारुतीच्या पारिपत्यासाठी पाठवले त्यावेळी इकडे पर्वताप्रमाणे आकार असणारा एक लोखंडी खांब शस्त्र म्हणून वापरणारा थोडीशी शेफटी हलवणारा लाल तोंडाचा भयानक आकार असणारा हनुमान भग्न केलेल्या मंदिराच्या पुढच्या भागात बसला होता राक्षसांचा प्रचंड समूह तेव्हा त्याने प्रचंड सिंहनाथ केला तो ऐकून राक्षस मूर्षित झाले त्यानंतर हनुमंताला पाहून राक्षसाने विविध असहार केले तेव्हा हनुमान उठला आणि हत्तीच्या कळपाच्या प्रमुखाने ज्याप्रमाणे माशांना चिरडून टाकावे त्याप्रमाणे हनुमानाने आपल्या मृद दराने सर्व बाजूला असणाऱ्या राक्षसांना एका क्षणा चिरडून टाकले आपले सेवक मारले गेले हे ऐकल्यावर रावण क्रोधाने बेभान झाला आणि ते त्याने तेथे आपले पाच मदनमत्त सेनापती पाठवले त्या सर्वांनाच हनुमानाने लोखंडे खांबाने मारून टाकले तेव्हा रागावलेल्या रावणाने मंत्र्यांच्या सात पुत्रांना पाठवले त्या सर्वांना वानश्रेष्ठ मारुतीने एका क्षणात पूर्वेप्रमाणे आपल्या लोखंडी खांबाने संपूर्णपणे नष्ट करून टाकले आणि मग आपल्या पूर्वीच्या ठिकाणाचा आश्रय घेऊन तो अन्य राक्षस येण्याची वाट पाहत बसला त्यावेळी बलवान प्रताप असा राजकुमार अक्ष हा तेथे आला त्याला पहिल्यांदा मृदगर होऊन हनुमानाने आकाशात उड्डाण केले आणि आकाशातूनच त्याने वेगाने अक्षाच्या मस्तकावर मृदगराचा तडाखा दिला अक्षचा वध करून मारुतीने त्याच्या सैन्याचाही समूह नाश केला तेव्हा राजकुमाराचा वध झाला हे ऐकल्यावर राक्षस श्रेष्ठ रावण अतिशय क्रुद्ध झाला आणि तो इंद्रजीताला म्हणाला हे पुत्रा माझ्या पुत्राचा वध करणाऱ्या जा शत्रूजवळ जातो आणि त्याला ठार करून अथवा बांधून मी तुझ्याजवळ आणतो तेव्हा इंद्रजीत पित्याला म्हणाला हे महाबुद्धिमान तुम्ही शोक टाकून द्या मी येथे असताना तुम्ही दुःखपूर्ण वचन का बाबा त्या वानरा त्वरित मी येतो असे बोलून तो एका रथावर चढला आणि राक्षपरायुपुत्राजवळ गेला मग इंद्रजिताने केलेली प्रचंड गर्जना ऐकल्यावर पराक्रमी मारुतीने हाताने लोखंडी खांब उचलून गरुडाप्रमाणे आकाशात उड्डाण केले त्यानंतर आकाशात भ्रमण करणाऱ्या हनुमंताला पाहिल्यावर इंद्रजिताने काही बाणाने त्याच्यावर प्रहार केले नंतर पुन्हा आठ बाणाने पराक्रमी हनुमानाने अतिशय उत्साहाने खांब उतरून त्या इंद्रजिताच्या सार्थ्याचा वध केला आणि एका क्षणात घोड्यांसह रथाचे चूर्ण केले तेव्हा महाबलवान इंद्रजिताने दुसरा रथ घेऊन त्यावर आरोहण केले आणि सत्वर ब्रह्मास्त्र सोडून त्याने वानश्रेष्ठाला जवळ नेले ज्या श्रीरामांच्या नावाचा सतत जप करणारे भक्तजन क्षणात अज्ञानाने निर्माण केलेल्या कर्माने आलेले बंधन तत्काळ तोडून टाकून कोटी सुऱ्याप्रमाणे प्रकाशमान कल्याणकारक अशा श्रीरामांच्या जातात त्याच रामांची चरण कमळे सदा आपल्या हृदयामध्ये ठेवल्यामुळे मारुती नेहमीच सर्वच बंधनातून मुक्त झालेला होता त्याला ब्रह्मपाशाने तसेच इतर बंधनाने काय होणार बरे इतिश्रीम अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे सुंदर कांडे तृतीय सर्ग समाप्त